राष्ट्रीय कृतज्ञता दिन लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे अमेरिकेत आल्यावर माझा लक्षात आलं की प्रत्येक बारीक बारीक गोष्टीतही एकमेकांना थँक्यू म्हणतात आता हे थँक्यू प्रशिक्षण मी आल्या आल्याच इतकं आत्मसात केलं की एकदा मी एलेव्हेटरलाही थँक्यू म्हणून टाकलं त्यामुळे इथं थँक्स सण सा साजरा होतो हे समजल्यावर मला एवढं आश्चर्य नाही वाटलं माझा पहिला थँक्स साजरा झाला तो बेवरली आणि फ्रँक रुटॅन या कुटुंबाच्या घरी मी विद्यार्थिनी असताना त्यांच्या घरी भाड्याची खोली घेऊन राहत होते या सणाची बेवरलीची तयारी तीन महिने चालू होती तिच्याकडे छान छान रंगीत चित्रांची गुरुमे कुकिंगची पुस्तकं होती या सणाला काय करायचं हे बरंचसं ठरलेलंच असतं तरीसुद्धा बेवर्ली तिच्या खास खास पाककृत्यांचा विचार करत होती मला तर ते आपल्या दिवाळीसारखंच वाटलं म्हणजे लाडू चकल्या करायच्या आहे तर ठरलेलंच असतं पण तरीसुद्धा वहिनी तुम्ही रव्याचा लाडूचं ते कसं करता असं पूर्वी शेजारणी एकमेकींना विचारत असत तसंच कायचं हल्ली मला वाटतं गुगल किंवा चितळ्यांना विचारत असाव्यात गृहिणी आता बेवर्लीच्या घरात अगदी लग्न समारंभासारखी तयारी चालू होती सामानाच्या याद्या माणसांच्या याद्या म मा टेबलावर कोण कुठे बसणार याची टिपणं कुठला पदार्थ कोणत्या भांड्यातून वाढायचा ओव्हनमध्ये काय ठेवायचं चुलीवर काय ठेवायचं पदार्थ उरला तर कशात काढायचा भांडी कोण धोणार इत्यादी इत्यादी बेवरलीनं अगदी प्रत्येक क्षणाचं पद्धतशीर नियोजन केलं आणि जेवण घराची खोली थँक्स गिव्हिंगसाठी मुद्दाम रंगवून घेतली जसजसा सणाचा दिवस जवळ आला तसतशा वर्तमानपत्रात थँक्स गिव्हिंग सेलच्या जाहिराती आल्या बेवर्लीनं कुपन्सची कातरण कापून कुठल्या दुकानातून काय घ्यावं याचा सुद्धा अभ्यास केला चार दिवस आधी सामान आलं दोन दिवस आधी जेवणघर सजवून सुंदर ठेवणीतल्या बश्या वगैरे मांडून तयार झालं कोंबडीसारख्या टर्की पक्ष्याचे चित्र असलेले टेबल नॅपकिन्स टेबल मॅट्स आणि साजशी गृह मेणबत्त्या पानगळीच्या पानांच्या रंगांच्या वेलबुट्ट्या पाईनकोन्सच्या वाटा वासाचा घमघमाट गम असं सगळं वातावरण होतं काही पदार्थ आदल्या दिवशी बनवले तर काही सणाच्या दिवशी सकाळी आता फ्रँकचं काम होतं तो भला मोठा टर्की नामे पक्षी आणून त्याच्या पोटात भात आणि असलं काहीतरी स्टफिंग भरून ओव्हनमध्ये बेक करण्याचं आता तो टर्की नावाचा पक्षी मूर्ख असतो असं मला जाता जाता बेवरलीनी सांगितलं मी आणि बेवरली बाकीचं सगळं करणार होतो कुणी काय करायचं याचा सूचना आणि सगळं कसं चोख होतं मी शाकाहारी म्हणून बेवर्लीनं मुद्दाम एकाऐवजी दोन भाज्या उकडल्या होत्या शिवाय सॅलड आणि पाय, म्हणजे लाल भोपळ्यापासून बनवलेला गोड पदार्थ तिचा पद्धतशीरपणा आणि कामाचा चटपटीतपणा अगदी वाखाणण्यासारखा होता थँक्सगिव्हिंगच्या दिवशी बरोबर वेळेला त्यांची मुलं आणि सुने सुना आणि जावयू गवले. ठरलेल्या ठिकाणी बसले ठराविक वाईन डेव्हिडनं सगळ्यांना दिली आणि पुन्हा पुन्हा दिस लुक्स ग्रेट थँक्यू फॉर मेकिंग दिस डिनर असं सगळ्यांनी बेवरलीला सांगितला मग ग्रेस म्हणण्याचा कार्यक्रम आता नुसतं देवालाच थँक्यू म्हणायचं नाही तर कशाबद्दल थँक हेही सांगायचं कुणी कुणी वर्ष क सुखाचं गेलं म्हणून वर्षालाच थँक्यू म्हटलं तर कुणी देवासमोर जोडीदार आणि मित्र यांनासुद्धा कशा, कशा थँक यू म्हणून टाकलं मला बेवरली म्हणाली आमच्या कुटुंबात सहभागी झाल्याबद्दल थँक्यू मग मीही तिला डिअर रुटॅन फॅमिली थँक्यू फॉर इन्क्लुडिंग मी ॲज युअर सबरुटीन असं म्हणून र मेजवानीला रंग भरला सेव सगळ्यात शेवटी सर्वांनी आमिन म्हणायचं आणि मग भोजन सुरू प्रत्येक पदार्थ म्हणजे कोर्स त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या सजावटीची बशी आधीचा कोर्स जेवण संपला की ती बशी उचलून आत ठेवून दुसऱ्या आणायच्या आणि मांडायच्या ह्यासाठी एली आणि बेवरलीची गडबड सुरू होती पण ते अगदी ठरल्याप्रमाणे होतं उगाच बाकीचं कोणी उठून गोंधळ करत नव्हतं माझं काम होतं तो पंपकीन पाय नामे गोड पदार्थ बशात भरून आणायचा त्यासाठी माझं आदल्या दिवशी खास प्रशिक्षण करण्यात आलं होतं त्यामुळे कुठलाही गोंधळ गडबड न होता बशा पेले भांडी धुवून ती अडकवण्यापर्यंतची सगळी कामं चोख तीन तासात समारंभ संपून मुलं आपापल्या गाड्यातून घरोघर गेलीसुद्धा जाताना एव्हरीथिंग वॉज सो so परफेक्ट डिनर वॉज डेलिशियस थँक फॉर द डिनर असं पुन्हा पुन्हा सांगायला विसरली नाहीत मग मी ही बेवरलीला प्रेमानी म्हणाले तमलीज बाई छान झालं हो सगळं आणि तिनं मला थँक्यू फॉर युअर बिग हेल्प असं म्हटलं अशा कौटुंबिक जेवणाच्या वेळी स्वतः सगळे पदार्थ बनवणाऱ्या बेवरलीसारख्या अन्नपूर्णा फार थोड्या असतात बहुतेक सगळ्या सोयपूर्णच असतात थँक्सगिव्हिंगचं जवळजवळ सगळं तयार मिळतं फार तर एक दोन कॅन्स उघडायचे आणि उपडी करायचे तेसुद्धा नक्षीदार भांड्यात पण वर्षातून एकदा होणाऱ्या पाच सहा माणसांच्या त्या जेवणाचा केवढा बोभाटा दोन महिने आधी बायकांना टेन्शन येतं पाककृत्या टी व्हीवर गुगलवर वर्तमानपत्रात सगळीकडे येत असतात थँक्स गिव्हिंगचं जेवण म्हणजे सॅलड क्रॅनबेरी सॉस उकडलेली ब्रॉकली बीन्स म्हणजे शेंगा उकडून केलेला पदार्थ उकडलेल्या बटाट्यांचा मॅश पोटॅटो स्वीट याम्स म्हणजे उकडलेली रताळी टर्कीच्या पोटातलं स्टफिंग ब्रेड टर्की आणि पमकीन पाय ते जेवण बनवायला लागतात फार तर तीन तास टर्की मात्र ओव्हनमध्ये काही तास रोस्ट करावा किंवा भाजावा शिजवावा लागतो प्रत्येक घराची संस्कृती आणि गृहिणीचं व्यक्तिमत्व थँक्सगिव्हिंग डिनरमध्ये डोकावतं मी एका ग्रीक अमेरिकन घरी पाहिलं तर तिथं एकदम भारतीयांसारखं ऐस वातावरण होतं बिग फॅट ग्रीक थँक्सगिव्हिंग भरपूर माणसं गोंधळ आणि दंगा आणि मज्जा काही विद्यापीठात प्राध्यापक मंडळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मुद्दाम घरी जेवायला बोलवतात आता तर व्हेजिटेरियन आणि व्हेगन थँक्सगिव्हिंग डिनर्स असतात सोयाबीनच्या टोफूचा टर्की त्याच्यासाठी बनवतात बेवरलीकडे आदर्श थँक्सगिव्हिंगचं प्रशिक्षण घेतल्यामुळे आमच्या घरी अजूनही दरवर्षी हा सण साजरा होतो नातेवाईक आणि मित्रमंडळी म्हणून वीस पंचवीस माणसं येतात म्हणजे हा आमचा भारतीय खाक्या क्रॅनबेरी सॉसला कढीलिंब आणि मेथीची फोडणी देऊन या सणाला आम्ही चविष्ट भारतीय साज चढवतो हो थँक्सगिव्हिंगच्या जेवणात अमेरिकन माणूस सुमारे पाच हजार म्हणजे दोन अडीच जेवणांचा खुराक फस्त करतो असं म्हणतात या सणाला गाड्या रेलगाड्या आणि विमानं मिळून वर्षात जास्तीत जास्त संख्येनं प्रवास होतो या सणाला आर्थिक धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक अशा सगळ्या बाजू आहेत हा सण आपल्या दिवाळीसारखाच धनधान्य समृद्धीचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण दिवाळीच्या सुमाराला येतो आणि दिवाळीच्या बसवर्साला जशी दान करण्याची आपल्याकडील धान्य गोरगरिबांना देण्याची आपली जुनी प्रथा आहे तशी या थँक्स सणाला गरीब आणि बेघर लोकांना जेवण देण्याची प्रथा आहे चर्चेस आणि सामाजिक संस्था अशा डिनर्सची योजना करतात कंपन्या आणि दुकानं आपल्या दारात पिंप ठेवतात त्यात लोक फूड कॅन्स घालतात आणि ठिकठिकाणी असे फूड कॅन ड्राईव्ह होतात आणि लोक सढळ हाताने मदत करतात या सणाच्या प्रथेचं मूळ इंग्लंडमधील प्रॉटेस्टंट पंथाच्या परंपरेत आहे कॅनडा अमेरिका आणि इतरही काही देशात ही थँक्सगिव्हिंगची प्रथा आहे मधून ही प्रथा घेऊन अमेरिके जे लोक आले त्यातल्या मॅसॅच्युसेट्स राज्यातल्या प्लीमथ या भागात सोळाशे एकवीसमध्ये पहिलं थँक्सगिव्हिंग डिनर झालं असं म्हणतात शंभर लोकांच्या वसाहतीतल्या सुमारे पन्नास लोकांचा दुष्काळ आणि अडचणींमुळे मृत्यू झाला या वसाहतवाल्यांना शेतीसाठी स्थानिक रेड इंडियन लोकांनी मदत केली तेव्हा पहिलं चांगलं पीक आल्यावर हे उरलेले पन्नास युरोपियन आणि त्यांनी पाहुणे बोलवलेले नव्वद रेड इंडियन्स असं ते भोजन झालं त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टननं सतराशे एकोणनव्वद मध्ये एक जाहीरनामा काढला आणि ही भोजन प्रथा देशभर सुरू करावी असं ठरवलं जाहीरनामा करून पाळावा असे ठरवले थँक्स गिविंग हा कुठल्याही भेटवस्तू एकमेकांना न देता निव्वळ कौटुंबिक सहभोजन करण्याचा सण आहे सरकार दरबारी त्याचा दिवस असतो नोव्हेंबरचा चौथा गुरुवार म्हणजे तब्बल चार दिवसांची सुट्टी तद्दन सणासुणीचं जेवण शुक्रवारी ब्लॅक फ्रायडे म्हणजे खरेदी न करण्याचा दिवस अर्थात त्या दिवशी दुकानात नाताळच्या खरेदीची झुंबड उडते आणि शनिवारपासून नाताळची तयारी म्हणजे घरी सरकारी उत्सवी वातावरणाची सुरुवात एकोणीसशे चोवीसपासून या दीर्घ उत्सवाची शोभायात्रा म्हणजे मेसिस थँक्सगिव्हिंग परेड काढण्याची आणखी एक परंपरा सुरू झालेली न्यूयॉर्क डेट्रॉईट अशा ठीक ठिकठिकाणी ह्या शोभायात्रा निघतात त्यातला शेवटचा शेवटचा सांता सांताक्लॉजचा असतो वर्षभर मनापासून काम करा आपल्याला काम देणाऱ्या हातांबद्दल काम करायला शक्ती आणि आरोग्य देणाऱ्या परमेश्वर किंवा तत्सम शक्तीबद्दल आणि आनंद देणाऱ्या सहोदरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी ज्यांनी पिढलं त्या टर्की मूर्ख लोकांना क्षमा करावी ज्यांची चूल आढली त्या दुर्दैवी लोकांना आपल्यातला वाटा द्यावा आणि मग भरभरवून आनंदाचा भेटवस्तूंचा वर्षाव करत येणाऱ्या सांताक्लॉजच्या स्वागतासाठी गुढ्या तोरणं उभारावीत यासाठी असतो हा थँक्स गिविंग किंवा राष्ट्रीय कृतज्ञता दिन व्हॅलेंटाईन्स डे आणि नाताळसारखा हा कृतज्ञता दिनसुद्धा जगभर आणि विशेषत भारतात साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त करते आणि म्हणते Thank you.